पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पंचावन्नावे रजिस्टर विवाह आणि लिपीचा प्रश्न एकोणीसशे तेहतीस सप्टेंबरमध्ये पुण्या मुंबईकडे एक आठवडा राहून मी लखनौला परत फिरलो आई अद्यापि रुग्णालयातच असून तिची प्रकृती अगदी मंद गतीने सुधारत होती कमरासुद्धा लखनौलाच येऊन राहिली होती मी देखील दोन तीन आठवडे लखनौलाच राहिलो कारण अलाव अलावादेपेक्षा तेथेच मला अधिक स्वास्थ्य लाभ तेथे असताना रोजचे मुख्य काम म्हणजे रोज दोन वेळ रुग्णालयात खेप टाकणे रिकाम्या वेळात मी वृत्तपत्रांसाठी काही लेख लिहिले सर्व देशभर त्यांना प्रसिद्धी मिळाली हिंदुस्तानचे भवितव्य या नावाची एक लेख मी लिहिली ले। त्यात हिंदुस्थानातील परिस्थितीच्या जा। जागतिक उलाढालीशी असणाऱ्या संबंधांची मी पाहणी केली होती त्या लेख मालेने लोकांचे लक्ष वेधून घेतले त्यातील लेखांची भाषांतरे तेहरान आणि काबूल इथं पार्शियन भाषेतही छापण्यात आली असे मला नंतर समजले आधुनिक जगाची ओळख असणाऱ्या माणसाला नवीन वाटेल असे काहीच त्यामध्ये नाही पण आम्ही घरच्या बांधडीतच इतके चूर होतो की बाहेर तोंड काढून पाहण्यास आम्हाला फसतच मिळाली नव्हती हो पण माझ्या लेखांचे जे स्वागत करण्यात आले त्यावरून लोकांची दृष्टी व्यापक होत चालली होती असे दिसून आल आईला रुग्णालयात पडून राहण्याचा अगदी कंटाळ आला होता म्हणून तिला परत अलाहाबादला न्यावे असे आम्ही ठरवले माझी बहीण कृष्णा हिचा वाव निश्चय नुकताच ठरला होता हेही अलाबादला जाण्याचे जा एक कारण होतेच इच्छा अशी की माझी तुरुंगात रवानगी होण्याच्या आधी शक्यतो लवकर विवाह उरकून घ्यावा कायदेभंग अद्यापि सुरु असल्यामुळे मला केव्हा उचलण्यात त्याचा मुळीच नेम नव्हता अलाहाबाद मुक्कामी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात विवाहाचा दिवस निश्चित केला विवाह रजिस्टर पद्धतीने करावायचा ठरला म्हणून मला आनंद झाला पण खरे म्हणजे आम्हाला दुसरा मार्गच मोकळा नव्हता कारण वधू ब्राह्मण आणि वर अब्राह्मण आंतरजातीय विवाहांचा प्रसार व्हावा असे माझे मत आहे पण त्याबाबतीत मतप्रचार हो अथवा न हो सर्व धर्माच्या लोकांना लागू पडणारा असा एखादा अनुज्ञापक कायदा असणे मात्र जरुरीचे वाटते त्या कायद्यांमुळे विवाह करणाऱ्यांना आम्ही कोणताही धर्म मानत नाही असा प्रतिज्ञा लेख लिहून देण्याचेही कारण पडू नये माझ्या बहिणीच्या विवाहाचा जरा देखील गाजावाजा करण्यात नाही समारंभाचा बेत अगदी साधा ठेवण्यात आला होता हिंदुस्थानातील विवाहातून दिसून येणारा गाजावाजा मला मुळीच आवडत नाही शिवाय आई आजारी बाहेर सत्याग्रहाचे वातावरण आणि अनेक मित्र सहरूप तुरुंगात अशा स्थितीत भपका करणे अगदीच अप्रशस्त ठरले असते काही आप्त आणि स्थानिक मित्रमंडळी यांनाच फक्त निमंत्रणी गेली पण त्यामुळे वडिलांच्या काही जुन्या स्नेहांना फार राग त्यांची अशी समजूत झाली की मी त्यांना मुद्दामच वगळले विवाहाच्या छोट्या निमंत्रण पत्रिका हिंदुस्तानी भाषेत छापून घेतल्या होते, पण लिपी मात्र रोमन होती ही एक नवरपीच गोष्ट झाली कारण अशा समारंभाच्या निमंत्रण पत्रिका बहुंशा नागरी अथवा पर्शियन लिपीत छापण्यात येतात हिंदी भाषा रोमन लिपीत लिहिण्याची पद्धती सैन्यात व मिशनच्या संस्थांमधून तेवढी प्रचलित आहे मी हा प्रयोग म्हणून करून पाहिला लोक काय म्हणतात तेही पाहायचे माझ्या मनात होतेच अनुकूल प्रतिकूल दोन्ही प्रकारची मते मला ऐकायला मिळाली पण बहुसंख्य लोक प्रतिकूलच दिसले माझी कल्पना गांधीजींना पसंत पडली नाही मी काही रोमन लिपीचा भक्त बनलो नव्हतो पण तुर्कस्तान व मध्यम आशिया या प्रदेशात तिला मिळालेल्या यशामुळे माझे चित्त त्या लिपीकडे वेधून राहिले होते तिच्या स्वीकाराच्या बाजूने जे मुद्दे मांडण्यात येत तेही मला विचार करण्यालायक वाटले तथापि माझी खात्री पडलेली नव्हती आणि खात्री पटली असती तरीही सध्याच्या काळी हिंदुस्थानात लिपी स्वीकारण्यात येईल असा काळी मात्र संभव दिसत नव्हता राष्ट्रीय सनातनी हिंदू मुसलमान जुन्या व नव्या सगळ्यांनाच गटांनी या उपक्रमाचा जोराने प्रतिकार केला असता आणि हा विरोध केवळ भावनावस्थेमुळे झाला असता असंही मला म्हणावायचं नाही संपन्न परंपरेच्या कोणत्याही भाषेची लिपी बदलणे म्हणजे मर्मस्थांची शस्त्रक्रिया करण्याप्रमाणे आहे कारण वाङ्मयात लिपीला अत्यंत जिवाळ्याचे स्थान प्राप्त झालेले असते लिपी बदलली की शब्दांचे निराळे स्वरूप आपल्यापुढे उभे राहून त्यातून निराळ्यास ध्वनींची व कल्पनांची निर्मिती होऊ लागते अन्य लिपीमुळे नव्या व जुन्या वाङ्मयामध्ये दुर्लभ्य असा तट उभारल्याप्रमाणे होऊन एखाद्या परकीय व मृत भाषेप्रमाणे जुन्या वाङ्मयाची अवस्था होईल ज्या देशात जतन करण्याजोगे जुने वाङ्मय नसेल तेथे अन्य लिपीचा प्रयोग करून पाण्यासारखंच नाही पण हिंदुस्थात असला यशस्वी होईल असा संभव दिसत नाही कारण आमचे जुने वाङ्मय समृद्ध व वा मौल्यवान आहे इतकेच नव्हे तर आमच्या इतिहासाशी व विचारांशी ते निगडीत झालेले असून देशातील असंख्य जनतेच्या रोम भिनून भिन आहे। अशा परिस्थितीत जुनी लिपी काढून टाकणे हे अंगावरील कातडी सोलून काढण्यासारखे मोठे क्रूर कर्म होईल नव्या लिपीमुळे देशातील शैक्षणिक प्रगतीला सुद्धा पायबंद बसण्याचा संभव आहे पण हिंदुस्थानात या प्रश्नाला आता केवळ शास्त्रीय स्वरूप राहिल हिंदी बंगाली मराठी व गुजराती या संस्कृतीच्या पोटी जन्मास आलखा भाषा बहिनी सुधारणा म्हणून एक लिपी स्वीकारणी आवश्यक झाल आहा या निनिळ्या भाषांच्या विद्यमान लिपीदेखील एकाच लिपीपासून निर्माण झालेल्या असून त्यांच्यामध्ये फारसे फरक नाहीत कोणत्या तरी एका लिपीचा स्वीकार केला म्हणजे या भाषा अधिकच जवळ येतील हिंदुस्थानात शेकडो भाषा प्रचलित आहेत अशी एक गप्प आमच्या ब्रिटिश राजकारण्यांनी सर्वत्र फैलावून दिली आहे या शेकडो भाषांचे एकच गठोडे बांधून इंग्रज लोक त्या भाषांना व्हर्णाकडर भाषा म्हणजे गुलामांच्या भाषा असे संबोधतात शब्दातील खोस लक्षात न आल्यामुळे आमच्यापैकी पुष्कर लोकांनी हेच नामकरण चालू ठेवले आहे। सारा जन्मचा जन्म, जन्म हिंदुस्तानात घालवून येथील एकही भाषा चांगली शिकण्याची तजदी इंग्रज माणसांनी घेऊ नय ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आह खानासामी आ आया यांच्या मदतीने ते स्वतःची अशी निराळीच धेडगुजरी हिंदुस्थानी तयार करतात आणि तीच खरी हिंदुस्थानी भाषा असे समजून वागत असतात अस्सल हिंदुस्थानी भाषा बोलावी तर साहेब लोकांना अर्थ कळणार नाही या दास्तीने घरातील चाकरमानसे त्यांच्याशी गुजरी भाषेतच बोलता हिंदुस्थानी व इतर देशी भाषा यांच्या संग्रही उच्च दर्जाची विपुळ वाङ्मय आहे या गोष्टीची साहेब लोकांना अजिबात दखल नसते हिंदुस्थानात दोन तीनशे भाषा आहेत असे खाणे सुमारीच्या आकड्यावरुन सिद्ध होत असले तरी जर्मनीमध्येही पन्नासाठ भाषा प्रचलित आहेत असे खाने सुमारीच्या आकड्यांवरून दाखवता येईल परंतु त्यांच्या आधारे जर्मनीत विषमता अथवा बेकीमाजलेली आहे असे सिद्ध करण्याचा कोणी प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकव्यात नाही खरी स्थिती अशी आहे की फक्त 1000 हजार लोकांपूरती चालू असणारी बारीक सारीक बोलीसुद्धा खाणेसुमारीत नमुन झालेली असते व शास्त्राच्या सोयीसाठी बोल भाषांना देखील निरनिळा स्वतंत्र भाषा समजण्यात येत हिंदुस्तानचा विस्तार लक्षात घेतला तर येथे फारच थोड्या भाषा प्रचलित आहेत असं म्हटलं पाहिजे हिंदुस्तानी बंगाली गुजराती मराठी तमिळ तेलगू मल्याळम आणि कन्नडी या हिंदुस्थानच्या प्रमुख भाषा होत आसामी ओरिया सिंधी पुश्तू व पंजाबी इतक्या भाषांचा समावेश केला म्हणजे जंगली जाती वगळून बाकीच्या जा सर्व लोकांच्या भाषांची गंती झाली असे सरकत नाही यापैकी संस्कृतोद्भव भाषांनी हिंदुस्थानातील संबंध उत्तर मध्य व पश्चिम भाग व्यापून टाकल आह दक्षिणकडच्या द्राविड भाषा भिन्न असल्या तरी त्यांच्यावर संस्कृतचा पुष्कळ परिणाम झालिला असून बरेच संस्कृत शब्द तिकडही प्रचलित आहा या आठ प्रमुख भाषांमधून पुरातन काळात मौल्यवान अस वाङमय निर्माण झाल्याची आढळून व त्यांचा प्रचार आजच्या घटकुद्धा विस्तृत पण निश्चित अशा प्रदेशात चालू आहे पाच कोटी लोक बंगाली भाषा बोलतात हिंदुस्थानीत ते निर्ळे भमेज धरले तर ती भाषा चौदा कोटी लोकांच्या तोंडी असून देशातील पुष्कळ लोकांना ती सामान्यता समजत अशा भाषेचा वाटत विस्तार होणे शक्य आह संस्कृत व पर्शियन भाषांची भांडारे तिच्या हाताशी असल्याने हवी तेवढी शब्दरत्नी हिंदुस्थानातील वेचून घेता येतील इंग्रजी भाषेतूनही तिन काही शब्द अलिकडे घेतली आहेत। द्राविड हिंदुस्तान हा एकच भाग असा आहे की जेथ हिंदुस्थानी ही परक्या भाषेप्रमाणे वाटावी परंतु हिंदुस्थानी शिकण्यासाठी तिथील रहिवासी भगीरच प्रयत्न करीत आह ग्रा चौदा वर्षात एकट्या मद्रास इलाख्यात पाच लोकांनी हिंदी भाषा शिकून घेतली ही खरोखरी कौतुकास्पद गोष्ट आह हिंदुस्तानी हीच राष्ट्रभाषा बनणार याबद्दल मला बिल्कुल संदेह नाही सर्वसाधारणपण आजही तिला राष्ट्रवाची स्वरूप प्राप्त झाल आहा लिपी नागरी असावी की पार्शियन असल्या खुळजड वादामुळे हिंदुस्तानची प्रगती थांबून राहिली आहा आणि शक्य तितके अधिक संस्कृत किंवा पार्शियन शब्द हिंदुस्थानी भाषेत घुसळण्याच्या दे प्रयत्नामुळे देखील तोच कुपरिणाम घडून येत आह लिपीच्या भांडणातून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे अधिकृतरित्या दोन्ही लिपींना मान्यता देऊन त्यापैकी कोणत्याही लिपीतून लिहिण्याची मुभा लोकांना ठावावी संस्कृत व पर्शियन भाषाभिमान्यांचे अत्यंतिक प्रयत्न खोडून काढून सध्या प्रचलित असलख्खा भाषेच्या पद्धतीवर एक मध्यम भाषा निर्माण करण्याच्या उद्योगाला आपण न ने लागले पाहिजे जनतेला शिक्षण मिळाल की अशी एक मध्यम भाषा आपोआप तयार होईल सध्या मात्र वाङ्मय भिरुची व वा वाङ्मय विलास यांच ज्यांना नियंत्र समजण्यात येत तल्पसंख्य मध्यमवर्गीय गट मनाने कमालीचे संकुचित व स्थितीप्रिय असत निसत्व बनलेल्या जुनाट वाङ्मय प्रकारणाच ते बिलगुण राहत असतात जनतेशी अथवा जागतिक वाङ्मयाशी त्यांचा फारस थोडासा संबंध येतो हिंदुस्तानची वाढ व विस्तार होऊ लागला तरी प्रांतिक भाषांशी तिचा विरोध येण्याचे कारण नाही व तसा विरोध येणारही नाही प्रांतिक भाषांपैकी काही भाषा हिंदुस्थानीपेक्षा अधिक जागृत व बौद्धिकदृष्ट्या तल्लक अशा असल्यामुळे शिक्षणाच्या व इतर कामी त्या त्या त्यांचाच उपयोग व्हावायचावा त्यांच्याद्वारे शिक्षण व संस्कृती यांचा प्रचार सामान्य लोकांमध्ये अधिक झपाट्याने करता येईल ही। इंग्लिश हीच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा होईल अशीही काही लोकांची कल्पना दिसते वरिष्ठ वर्गातील मूढभर बुद्धिजीवी लोकांची गोष्ट सोडून दिली तर ही कल्पना केवळ स्वप्न ठरणार असे म्हटले पाहिजे जनतेच्या शिक्षणाचा व संस्कृतीचा प्रश्न इंग्रजीसारख्या परकीय भाषांनी सुटणे शक्य नाही सध्या आहे तोच क्रम वाढत जाऊन यांत्रिक वैज्ञानिक व व्यापारी व्यवहारांच्या बाबतीत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारात इंग्रजी शब्द वापरले जाण्याचा संभव आहे तसेच जागतिक विचारांशी व व्यवहारांशी आपले संबंध कायम राखण्यासाठी आपल्यापैकी पुष्कळजनांना परकीय भाषांचा अभ्यासही करावा लागेल इंग्रजीखेरीज फ्रेंच जर्मन रशियन स्पॅनिश व इटालियन वगैरे भाषांचा अभ्यास करण्याच्या कामे विश्वविद्यालयांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले पाहिजे इंग्रजीकडे दुर्लक्ष करावे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही परंतु जागतिक घडामोडींविषयी समतोल निदान आपणास करता याव अशी इच्छा असेल तर केवळ इंग्रजी चष्मा नाकावर बाळगून चालणार नाही एकच एक विचारसरणी व एकचएक गोष्ट इतके दिवस स्वीकारल्यामुळे आपल्या विचारशक्तीतील समतोलपणा आधीच नष्ट झालेला आहे केवळ ब्रिटिश विचारसरणी आपल्यावर लादली गेल्यामुळे आपल्या हिंदुस्थानविषयक दृष्टिकोनातसुद्धा केवढा संकुचितपणा निर्माण झाला आहे याची पूर्ण कल्पना एखाद्या आत्यंतिक राष्ट्रवाद्यालासुद्धा आलेली असेल की नाही कोण असता दुसऱ्या परराष्ट्रीय भाषांना आपण किती उत्तेजन दिले तरी आपला इतर जगाशी होणारा व्यवहार मुख्यता इंग्रजीतून होणार हे निश्चित आणि ही गोष्ट योग्यच आहे गेल्या कित्येक पिढ्या इंग्रजी शिकण्याचा खडाटोप आपण चालू ठेवला असून त्यात आपल्याला बरेचसे यशही प्राप्त झाले आहे तेव्हा सर्व पाठी पुन्हा चक्क पुसून आतापर्यंत मिळालेल्या शिक्षणाचा फायदा घेण्याचे नाकारणे वेडगळपणाचे होईल शिवाय इंग्रजी भाषेचा विस्तार व महत्व वाढत असून इतर भाषांवरती मात करत चालली आहे यात शंकाच नाही इंग्रजी भाषा हीच आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे व नभोवाणीच्या प्रसाराचे माध्यम होणार असा संभव दिसतो यासाठी इंग्रजी भाषेचा प्रचार आपल्याला केलाच पाहिजे शक्य तितक्या उत्तम प्रकारे त्या भाषेचे शिक्षण घ्यावे हेही योग्यच आहे तथापि त्यातील खासा समजून घेण्यासाठी हल्ली पुष्कळ लोक करतात त्याप्रमाणे आपला पुष्काचा वेळ व उत्साह खर्च करणे योग्य आहे असे मात्र मला वाटत नाही काही व्यक्तींनी वाटल्यास असे प्रयत्न करावे परंतु बहुजन समाजापुढे अशा प्रकारचा आदर्श ठेवला तर लोकांच्या मनावर अनावश्यक बोजा लादून त्यांची इतर दिशांना होणारी प्रगती खुंटीत केल्याप्रमाणे होईल बेसिक इंग्लिश संबंधी मला अलीकड़े विशेष आवड उत्पन्न झालेली आहा या सुलभ इंग्रजी भाषा पद्धतीची भविष्यकाळात फारच भरभराट होईल असे मला वाटत राजमान्य इंग्रजीच्या ऐवजी या भाषेचा मोठ्या प्रमाणात पसार करण्यात यावा असे माझे मत आहा माझ्या मते इंग्रजी व इतर परकीय भाषांमधील पुष्कळ शब्द हिंदुस्थानी दत्तक घेतले पाहिजेत आपल्याजवळ आधुनिक परिभाषा नसल्यामुळे असे करणे जरूर आहे संस्कृत पर्शियन अथवा अरबी भाषेच्या सहाय्याने नवे व कठीण शब्द बनवीत बसण्यापेक्षा रुळलेले परकीय शब्द घेणेच इष्ट आहे यावनी शब्दांविरुद्ध शुद्धीवाले लोक गिल्ला करतील परंतु त्यांचे हे धोरण चुकीचे आहे कारण भाषा लवचिक व इतर भाषांमधील शब्द व कल्पना आत्मसात करण्यास समर्थ अशी झाल्याशिवाय ते समृद्ध होणे शक्य नाही माझ्या बहिणीच्या विवाहानंतर माझे स्नेही शिवप्रसाद गुप्त यांना भेटण्यासाठी मी बनारसला गेलो लखनौ तुरुंगात झालेल्या पक्षघाताच्या विकारातून ते अद्याप साप झाले नव्हते बनारस येथे असताना एका हिंदी वाङ्मय मंडळातर्फे मला मानपत्र अर्पण करण्यात आले त्यावेळी मंडळाच्या सभासदांशी मोठी मनोरंजक अशी चर्चा कराव्यास मला मिळाली हिंदीमध्ये नित्य आढळून क्लिष्ट व अलंकारिक भाषा हाच माझ्या टीकेचा विषय होता यातला पुष्काशा बिकट संस्कृत शब्दांमुळे ती कृत्रिम आणि जुनाट अशी दिसते निवडक लोकांना अनुलक्षण लिहिण्यात येणारी ही अलंकार प्रचूर व दरबारी भाषा लिहिण्याचे सोडून जनतेला समजेल अशा भाषेत व जनतेसाठी लेखन करण्याचा सा हिंदी साहित्यिकांनी बुद्धीपुरस्फर प्रयत्न करावा असे मी सुचविले जनतेशी संबंध आला म्हणजे भाषेत नवीन चैतन्य व नवीन तळमळ दिसून येऊ लागेल आणि जनतेत उसळणाऱ्या उत्साहाचे खुद्द लेखकही अंश होऊन त्यांना अधिक नेटाने काम करता येईल पाश्चात्य विचार व वा वाङ्मय यांच्याकडे लक्ष पुरवल्यास हिंदी साहित्यकांचा बराच फायदा होईल त्यासाठी युरोपीय भाषांमधील विदग्ध वाङ्मयाची व वा आधुनिक वाङ्मयाची भाषांतरे हिंदीत होणे आवश्यक आहे वगैरे सूचना मी सदस्यांपुढे मांडल्या आणि याबाबतीत बंगाली गुजराती व मराठी भाषा अधिक प्रगतीपर आहेत व अधिकडच्या काळात हिंदीपेक्षा बंगालीमध्ये अधिक स्वतंत्र वाङ्मय रचना झालेली आहे असंही मत मी व्यक्त केले ही सर्व चर्चा खेळीमेळीच्या असल्यामुळे माझ्या सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतील अशी माझी कल्पना नव्हती पण हजर असलेल्या कोणा एका इस्माने हिंदी वृत्तपत्रांना चर्चेची माहिती पुरवण्याची कामगिरी बजावलीच आणि मग बंगाली गुजराती व मराठी या भाषांशी हिंदीची तुलना करून तिच्यातील वैगुनं दाखविण्याचे धारिष्ट केल्याबद्दल हिंदी वृत्तपत्रकारांनी माझ्याविरुद्ध मोहस्ट उठविले व मी ज्ञान लव द अनेक कडक शब्दांनी माझी संभावना करण्यात आली हे हा की मी पुन्हा डोकंवर काढू नये पण या वादविवादाकडे लक्ष द्यावयास मला सवडच नव्हते मला मागावून कळले की तुरुंगात माझी पुनारवानगी होईपर्यंत हा मारा तसाच चालू ठेवण्यात आला होता या प्रसंगापासून पुष्कळच बोध घेण्यासारखा आहे हिंदी साहित्यिक व संपादक किती हळवे असतात ते त्यावरुन स्पष्ट झाले त्यांचे भरेची जाणाऱ्या माणसाने केलेली एवढी टीका देखील त्यांना सहन झालेली नाही पण त्यामुळे त्यांच्या आमच्या हिनमनोगतांचे चांगलेच प्रदर्शन झाले आत्मसंशोधन ही चीज त्यांना नसावी तेव्हाच्या हिंदी वाङ्मयातील टीकेचा दर्जाही अगदी सामान्य असे हिंदी साहित्यिकांची दृष्टी संकुचित व वृत्ती कुपमंडुकी थाटाची होती बहुजन समाज व त्याचे हितसंबंध यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या बहुतांच्या दहावीस माणसासाठीच जणू काही ते लेखनी चालवीत असत क्षेत्र इतके विस्तीर्ण इतके आकर्षक असता त्यांनी आपलेच वाटगे पेरत बसण्याचा हट्ट धरावा ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटते हिंदी वाङ्मयाचा गतोतिहास उदातता हे करे परंतु वडिलांची शालजोडी पांघरून सदा सर्व काळ कसा निभावू लागणार हिंदी साहित्याला उज्ज्वल भविष्यकाळ प्राप्त होईल व हिंदी वृत्तपत्रे म्हणजे देशातील एक अत्यंत प्रबल अशी शक्ती बनतील याविषयी मला मात्र शंका वाटत नाही तथापि हिंदी वाङ्मय काय किंवा वृत्तपत्रे काय जोपर्यंत संकुचित बेड्या तोडून जनतेला सामोरी जाणार नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणे शक्य नाही